नाद ब्रह्म नाद ब्रह्म हो आता प्रसारित करीत आहोत संगीत कला निधी मास्टर कृष्णराव यांच्या निमित्त रूपक लेखक आहेत डॉक्टर चैतन्य कुंटे सादर करत्या गौरी लागू श्रोतेहो नमस्कार ज्येष्ठ गायक संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रूपक प्रसारित करत आहोत संगीत कला निधी डॉक्टर चैतन्य कुंटे संगीत कला निधी कृष्णराव गणेश फुलंब्रीकर एक ढंगदार ख्यालिये रंगदेवता देवता प्रसन्न असणारे संगीत नट नाट्य संगीत आणि चित्रपट संगीताचे सिद्ध हस्त संगीतकार प्रतिभावान बंदिशकार म्हणून महाराष्ट्राच्या जनमनावर अनेक दशक अधिराज्य गाजवणारे कृष्णा मास्तर वीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पुण्याजवळ देवाची आळंदी इथे त्यांचा जन्म झाला नाट्यकला प्रवर्तक मंडळींच्या संत सखू या नाटकातल्या विठ्ठलाच्या भूमिकेत भक्तजन सदा या गाण्याला मिळवत अवघ्या दहा वर्षांच्या कृष्णा कुदंब्रीकरनं रंगभूमीवर पदार्पण केलं साहित्य सम्राट न केळकर यांनी मास्टर कृष्णा अशी पदवी त्यांना दिली आणि याच नावानं लोक त्यांना पुढे ओळखू लागले नाटक कंपनीत असताना सवाई गंधर्वांकडे काही काळ त्यांचं शिक्षण झालं होतं पण ख्याल गायनाची खरी तालीम देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांच्याकडे एकोणीशे अकरा सालापासून सुरू झाली भास्कर बुवानी बालगंधर्वांना रंगभूमीवरचं गाणं शिकवलं तर मास्तरांना मैफिली गाण्याची तालीम दिली ऐकूया मास्टर कृष्णराव फुलंब्रेकर यांनी आपल्या या गुरुबद्दल सांगितलेली ही आठवण फार मोठे श्रेष्ठ दर्जाचे गायक भास्कर हे एक दोन नाटकाला आले ते संत सुख नाटक मी विठ्ठलाच काम जे त्या नाटकाला आले आणि त्यातलं गाणं वगैरे ऐकून त्याने तीन चार वनसूर मला मिळालेले पाहिले मग तना आतमध्ये बोलवलं मी मोठ श्रेष्ठ गायक म्हणून वडल्यासारखे म्हणून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे उद्गार द्यावते अशी ऐकले मी कि हा मुलगा फार हुशार आहे म्हणाले एका रागाची छटा एका पादात घालून पुन्हा त्याला मूच्या तोंडाली यायचं ह्या अशा ज्या बुद्धिमत्ता ज्या गोष्टी आहेत याला मुलाला अनुकूल आहे आणि हा जर खरोखरी गायन शिकला तर गायक होईल असा माझा विश्वास आहे म्हणा त्यांना एक आठ नऊ दहा महिन्यांनी कंपनी मी सोडली आणि म्हंटल आपल्याला तरणूपाया नाही गाणे शिकल्याशिवाय आणि त्याला हेच गुरु प्रत्यक्ष दिसतात भास्कर आणि म्हणून त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी मला ओळखलं आणि म्हणाले काही मला गाणं ऐकू नको काही नको तुझं गाणं मी ऐकलंय त्यात चांगल्या प्रसंगानं मलाही मुलगा नाही तू माझा मुलगा आहे असं म्हणून त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली आमची अवस्था गरिबीची होती आम्ही त्यांना म्हटलं आम्ही काय देऊ शकणार वा, वाक्य उच्चार ठेवून ही घेण्याची विद्या आहे तेव्हा तू काय माल देणार आहेस आणि मी काय घेणार आहेस मी मुलगा म्हणून तुला शिकवतो हो मास्तरांचा आवाज मुळात हलका पातळ आणि चपळ त्यावर भास्कर बोवानी त्यांच्या मर्दानी जोरकस आणि घरंदाज गायकीचे संस्कार केले ऐन उमेदीच्या काळात मास्तर हुबेहुब भास्कर बुवांचं स्वतःचा गळा आणि बुद्धी यानुसार आपली खास मुद्रा असणारी रंगदार गायकी ते मांडत असत आम आणि अनवट रागातल्या अनेक उत्तमोत्तम दुर्मिळ चिजांचा खजिना त्यांच्याकडे होता मास्तरांचा स्वभाव त्यांच्याच एका बंदिशीत म्हटल्यानुसार मेरो मन आता उल्हास असा मुळातच खेळकर आणि हसरा होता त्यांची मैफिल ही बहार असे हम खास रंग भरणारे मैफिलीचे बादशा अशी त्यांची त्या काळात ख्याती होती पंजाबात ते बाजे जनन मास्टर म्हणून ओळखले जायचे विद्वान गवयांना भावणारी विद्वत्ता आणि मालकरी मळेकरी वर्गाला झुरायला लावणारी रंजकता या दोहोंचा संगम मास्तरांच्या गाण्यात होता शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी एकोणीसशे साली संगीत कला निधी साठी मोहन प्यारे अशा ठुमऱ्याही त्यांनी रचल्या ऍसी न मारो पिचकारी ही त्यांची ठुमरी इतकी लोकप्रिय होती कि निजामाच्या संस्थानात पिचकारीवाले मास्तर म्हणून ते ओळखले जात मास्तरांची जोड़ मोठी हुकमत होती तिलक केदार तोडी, देवी कल्याण शिवकल्याण बिल्व विभाग एक बंदिश्कार की बंदिशी अगली सहज स्फूर्त भर मैथित ही अनेक बंदिशी रचल रा सुंदर रूप पकड़ घेना लईसा खेळकरपणा अशा गुणांमुळे मास्तरांच्या बंदिशी अत्यंत आकर्षक आणि जोड रागातही त्यांनी बांधलेल्या बंदिशीत कुठे अवघडलेपणा जाणवत नाही तर ओघवतेपणा सहजपणातलं माधुर्य प्रत्ययाला येतं पारंपरिक अभंग गायनाला रागदारीची चौकट देऊन भक्ती संगीताचा एक वेगळा ढंग त्यांनी निर्माण केला ज्याच ज्याचं अनुकरण पुढच्या पिढीतल्या अनेक संगीतकार आणि गायकांनी केलं परब्रहम निष्काम देव म्हणे नाम्या पाहि तुझीए निढळी महारा रघुवीर रे विदुर घर जावे अशा त्यांच्या रचना अत्यंत लोकप्रिय होत्या टबर केरंगेचा चावल टबर के पॅरंग सुदमजी केवल रुटी रोटी भोग नाव रे रुटी रोटी भोग नाव रे तुम घरगा रे उधरेविूर घरगा रे उधरेवि मराठी संगीत नाटकाच्या क्षेत्रात मास्तरांनी भरीव असं योगदान केलं एकोणीशे पंधरा ते एकोणीसशे तेहतीस पर्यंत त्यांनी बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळीत सोळा संगीत नाटकात भूमिका केल्या आपल्या रंग गायनानं त्यांनी रंजन केलंच पण आशा निराशामधील वेडी लंका एकच प्यालातील शरद मेनकातील बालमूर्ती सौभद्रातील नारद अशा अनेक भूमिकाही त्यांनी रंगवल्या भास्करच्या सांगण्यावरून स्वयंवर नाटकातली नला विषय आणि द्रौपदी नाटकातली विराट ज्ञानी या पदांना त्यांनी चाली लावल्या एक संगीतकार म्हणून त्यांनी गंधर्व नाटक मंडळींच्या नंदकुमार सावित्री मेनका विधिलिखित कान्होपात्रा अमृतसिद्धी आशा निराशा या सात नाटकातल्या बालगंधर्वांच्या पदांना चाली दिल्या आणि त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या अवघाची संसार नुरले मानस देवा देवाधरिले चरण पतित पावना जोहार मायबाप आगा वैकुंठीच्या राया ही मास्तरांची काही प्रसिद्ध नाट्यपद रागदारीतला अधिकार आणि नाट्यसंगीतातली प्रतिभा या दोहोंमुळे बालगंधर्वही या आपल्या गुरुबंधूस बुवा साहेबांनंतर तुम्हीच माझे गुरु असं अगदी आदरानं म्हणत आरे राखो दज समाधि मेरा के तनु की ति तन आकरे तन न कमत पद हा दिजे को नर चाले गिरता तूब न दे सो न कब दे सो पाते न दे को न कब दे एकोणीसशे चाळीस नंतर बदलत्या कालानुसार संगीत नाटक बदललं आणि मास्तरानी मराठी नाट्यसंगीताला त्यानुसार नव रूप बहाल केलं मोग रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनच्या कुलवधू एक होता म्हातारा कोणे एकेकाळी भाग्योदय या नाटकांना मास्तरांनी संगीत दिलं जुन्या संगीत नाटकांपेक्षा ही नाटकं आशय आणि सादरीकरण याच्यामध्ये भिन्न आहेत लोकाभिरुचीही बदलली आहे हे लक्षात घेऊन मास्तरांनी रागाधाडीतच पण पाल्हाणिक वाटणार नाहीत अशी भावगीताचा बाजाची नाट्यगीता दिली या चाली आज सुद्धा मराठी जनमानसात रुजलेल्या आहेत फिल्म कंपनीत एक पस्तीसली धर्मत्मा चित्रपटा प्रवेश मराठी हिंदी चित्रपटा संगीत भारत भर नाव एक छत्तीसमोति मध्या सुनो सुनो बनके प्राणी या गाण्याच्या ध्वनीमुद्रिकेनं तर ऐंशी हजार असा विक्रीचा तात्काली उच्चांक गाठला होता प्रभाच्या धर्मात्मा अमर गोपालकृष्ण, गोपाळकृष्ण माणूस शेजारी लाखारानी या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं नंतर वसंत सेना भक्तीचा मळा मेरी अमानत संत रामदास ताई तेलिन किचकवध आणि विठू माझा लेकुरवाळा याही चित्रपटांना संगीत दिलं भक्तीचा मळा या चित्रपटात मास्तरांनी साकारलेली सावता माळीची मुख्य भूमिका आणि त्यातली पद गाज ही गाजली गोपालकृष्ण हसत नाचत जाऊ ही गीता अक्षरशः अविस्मरणीय बालगंधर्वांपासून शाहू मोडक सुधीर फडके मन्नाडे मोहम्मद रफी हे गायक ज्योत्सना भोळे दुर्गा खोटे, शांता शांता या हो ते लता फडके गजानन बाटवे पु ल देशपांडे अशा आणि त्यांच्या नंतरच्या पिढीतल्या अनेक संगीतकारांवर दिसून येतो ते दुबईबा रे आणि तुले ते फुल चालू हिरवा आता चालू हिरवा आली मेणी सुखी तुम् जस कोणी कडे जस कुणी कडे कोणाकडे तसे सांग नाग पक्षेत माझे पुढे कमी स्वरात स्वर चटकन पकड़ी चाल कता। सहज सोपेपना चाली प्रकर्शा जास्तर प्रतिभा अजब कि स्वतः नाट्य चित्रगीतरुन बधे सूद बंदिशी का चित्रगीत ही अपने चित्र मैफलीत रंग कर एक संगीतकार म्हणून मास्तरांना कोणत्या माध्यमासाठी काय स्वरूपाचं संगीत असावं याची पक्की जाण होती त्या त्या माध्यमाच्या वैशिष्ट्याची सामान्य जनांच्या अभिरुची समज होती एकोणीशे चौतीस पर्यंत दिलेल्या नाट्यपदांच्या चाली मुख्यतः भारदस्त रागदारीवर आधारित होत्या तर एकोणीशे चाळीस नंतर नाट्यनिकेतनच्या नाटकांसाठीच्या चाली या भावगीताच्या वर्णाच्या आहेत त्यांच्या चित्रपट संगीताचा गौरव पाश्चात्य कलाकारांनीही केला होता राष्ट्रप्रेमान भारलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळात मास्तरांनी वंदे मातरमला ब्रिटिश राजवटीत रेडिओ वरून वंदे मातरम गाण्याचा आग्रह मास्तरांनी धरला आणि त्या कारणानं रेडिओ वर वर्ष बहिष्कारही टाकला नंतर वंदे मातरम हे गीत गाऊनच पुन्हा मुंबई आकाशवाणीवर गायनाला आरंभ केला व दे राव ठाकुरदास बापूराव आष्टेकर अंजनी कलगुटकर डॉक्टर डॉकर सुहास दाता रंगनाथ करकरे शिवराम गाड़गिड़ नारायण सुधाकर जोशी मार्गदर्शन मात्रर गायकी खर्थ न आत्मसात ती संगीत कर संगीत भूषण पंडित राम मराठे शिवाय दिनकर अमेम्बल मधुसूदन काटकर मोहनराव कर छोटा गंधर्व अशा अनेक गायकांनी मास्तरांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या सहवासातून घेतला तसंच आपल्या वडिलांचा संगीत दिग्दर्शनाचा वारसा कन्या वीणा चिटको यांनी चालवला 20 ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पुण्यात मास्तरांचं निधन झालं भैरवी रागातल्या अनेक सुंदर रचनांमुळे भैरवीचे बादशहा म्हणून ख्याती असलेले संगीत कला निधी कृष्णराव फुलंब्रेकर आजही संगीत रसिकांच्या स्मरणात हे नाव एका सदाबहार टवटवीत आणि सुवासिक पुष्पासारखं ताज आहे रे भो गयारे गैया परत जगत ना ना kare ke gaiya are go sri kare ke gaiya dekho mori sri kare ke gaiya dekho mori sri kare ke gaiya dekho mori sri gada ke gaiya are go mori sri kare ke gaiya dekho mori कोरिया कर के जनता देश के कमरे जो करके गया नहीं तोड़ेला दादा रे दादा रे पर तोरेला रे ना जनता जनता नो पीर देश दीना वारनियो जको नि तो कर के देना मारे कोवी कि कर के गया तोमा रे जिल कर के देश के कमरे जो रहीला श्रोते ज्येष्ठ गायक संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या निमित्त रूपक आत्ताच आपण ऐकलत संगीत कला निधी निवेदन गौरी लागू आणि अमित वझे ध्वनी मुद्रिका संकलन श्रुती कुंटे ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती